वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग तेविसावा रात्र संपून पहाट होतास, महामुने विश्वामित्र पानांच्या शय्येवर झोपलेल्या त्या दोन कुमारांना म्हणाले कौसल्या नंदना पूर्व दिशेकडील संध्या उजळली आहे रामा नरव्याघ्रा उठ आपले नेत्याचे धार्मिक विधी केले पाहिजेत त्या ऋषीचे ते, ते वचन ऐकून त्या दोन वीर राजकुमारांनी स्नान करून अर्घ्यदान इत्यादी करून महाज जपला त्या दोघांनी आपली आणखी आटोपल्यावर तपोधनं विश्वामित्रांना प्रणाम केला आणि पुढचा मार्ग आक्रमणाला उत्साहाने ते तयार झाले ते चालत चालत दिव्य नदी जी गंगा तिच्याजवळ आले आणि तेथे त्यांना शरीरच्या गंगेशी झालेला शुभ संगम दिसला तेथे त्यांना अनेक वर्षे महान तप करणाऱ्या आत्मसाक्षात्कारी ऋषींची पावन आश्रम वसाहत दिसली तो पावन आश्रम पाहून त्या दोघांना फार आनंद झाला आणि ते महात्म्या विश्वामित्रांना म्हणाले हा पुण्यमय आश्रम कोणाचा कोण येथे राहतात हे भगवन आम्हाला ते ऐकून घेण्याची अतिशय उत्सुकता आहे त्याचे ते, ते, ते बोलणे ऐकून मुनीश्रेष्ठ हसले आणि म्हणाले रामा हा आश्रम पूर्वी कोणाचा होता ते तुला सांगतो येथे रुद्रदेव रथस्थ होऊन तप करीत होता विवाह करून मरुदगणासह तो जात असता कंदर्प म्हणजे ज्याला ज्ञाते काम म्हणतात त्याने मूर्तिमान होऊन दुर्बुद्धीने त्यांच्यावर हल्ला चढवला तेव्हा महात्म्या देवाने ह करून त्याचा भयानक दृष्टीने चिटकारा करताच त्या दुर्मतीचे सर्व अवयव शरीरापासून तुटून पडले येथे तो अवयव झाला आणि मग जळून गेला महादेवाने क्रोधाने कामाला अशरीरी केले अशी कथा आहे तेव्हापासून तो अनंग नावाने प्रसिद्ध झाला याने जेथे आपले अंग सोडले तो शोभामान असा अंग देश झाला त्या रुद्राचा हा पावन आश्रम त्याचे त्या हे मुनी पूर्वीपासून चालत आलेले धर्मपर शिष्य यांच्यात पापाचा लवलेश नाही हे शिवदर्शना रामा येथे आपण आजची रात्र राहू आणि उद्या या दोन पवित्र नद्यांचा संगम ओलांडून पुढे जाऊ शुद्ध होऊन आपण सगळे या पवित्र आश्रमात जाऊया येथे आपले राहणे हितकारीच होईल स्नान करून जो आणि होम करून रात्री आपण येथे आनंदाने राहू त्यांचा असा संवाद चालू असताना तपाने जाना दीर्घ दृष्टी लाभली आहे अशा मुनीना ते आल्याचे कळले त्यांना आनंद झाला अर्घ्य पाद्य आणि सत्काराचे सर्व पदार्थ तेथे घेऊन येऊन त्यांनी कौशिक मुनीना ते सर्व अर्पण केले नंतर त्यांनी रामलक्ष्मणांचा पाहुचार केला तो सत्कार त्याने घेतल्यानंतर त्याने गप्पा गोष्टी करून त्यांची कर्मणूक केली मग जमलेल्या ऋषीने योग्य त्या रीतीने संध्या जप केला तेथे राहणाऱ्या व्रतचारी मुनीने त्यांना नंतर आश्रमात नेले आणि त्या कामाश्रमात आनंदाने ते रहेले. तेथे मुनीश्रेष्ठ कौशिकाने त्या दोन सुंदर राजकुमारांचे मनोरंजक कथाने मन रिझवले बालखंडाचा तेविसावा सर्ग समाप्त